वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग राहत राहावा वडिलांविषयी हा समाचार आणि आपल्या दोघा भावांना देशाबाहेर घालून दिलेले ऐकून दुःख संतापाने भरत बोला माझे पिता गेले आणि पित्या समान भ्रात्याने मला सोडले मी ठार झालो त्याचा शोक करीत असलेल्या मला हे राज्य घेऊन काय करायचे जखमेवर मीठ चोळावे तशा माझ्या दुःखावर या तू डागण्या राजाचा तू जीव घेतलास आणि रामाला तापस बनवलीस कुल नष्ट करण्याकरता जण तू काळ रात्र आपण हे माझ्या पित्याला कळले नाही हे पापदर्शिनी स्त्री मोहन ने तू या कुळाचे सुख नष्ट करून टाकलीस माझे सत्यव्रती महायशस्वी पिता राजा दशरथ तुला पदरात घेऊन तीव्र दुःखाने अतिशय पोळून निवर्तले धर्मवत्सन महाराज माझे पिता मारले गेले आणि तो तरी वनात का गेला कौसल्या आणि पदरी मिळाल्यामुळे पदरी पडल्यामुळे त्यात जगतील की नाही कुणास्ठो वडिलांशी कसे वागावे उत्तम रीतीने जाणणारा राम आपल्या आईशी वागे तितक्याच उत्तम रीतीने आरे तुझ्याशी वागत नव्हता काय तशीच माझी थोरली आई कौशल्या मोठी दूरदृष्टीची आपले धर्माला जागून तुझ्याशी ती भगिनीसारखी वाटते तिच्या थोर मनाच्या जा पुत्राला जाडीभरडी वस्त्रे वल्कले नेसायला लावून वनवासाला पाठवताना पापिने तुझ्या मनाला वाईट कसे वाटले नाही जो कधीही पाप न पाहणारा शूर धीर यशस्वी त्याला वल्कले नेसून घालवून द्यायला तुला कारण तरी काय दिसले मी जसा रामाला जाणतो तशी तू लोभात फसलेली म्हणून मला जाणत नसावीस असे वाटते म्हणून राज्या करता तू हा महान अनर्थ ओढून आणलास ते दोन पुरुष व्याघ्र राम लक्ष्मण हे मला दिसत नसताना कोणत्या शक्तीच्या प्रभावाने आसरा धरून राहावा तसे महाराज सुद्धा त्या महा तेजस्वी बलवंताला नित्य धरून असत तर मग मोठा भार सहन करू शकतो अशानेच तो जो भार उचरावा तो भार मी नवख्या माणसाने कोणाच्या बळावरांगावर घ्यावा किंवा जरी तो शक्ती कर्मधर्म संयोगाने किंवा बुद्धीच्या बाळगणारी तू जर राम तुझ्याविषयी सदोदित मातेप्रमाणे आदर बाळगत असता बाळगत नसता तर तुला टाकून द्यायला येत किंचितही मी मागे पुढे पाहिले नसते हे पापदर्शिनी सचशिलापासून भ्रेष्ट झालेल्या स्त्रिये आमच्या पूर्वजांनी तिरस्कार केलेली ही बुद्धी तुला झाली तरी कशी या कुळात सर्वात जो ज्येष्ठ त्यालाच राज्याचा अभिषेक होत नसतो इतर जे भ्राते असतील ते सर्वजण त्याला अनुकूल होऊन राहत असतात हे क्रूर स्त्रीय तुला राजधर्माचे ज्ञान आहे असे वाटत नाही नित्य चालत आलेल्या राजकीय नियमांची गती तुला ठाऊक दिसत नाही नेहमी राजपुत्रात जो ज्येष्ठ आहे त्यालाच राजा म्हणून अभिषेक केला जातो विशेषतः इश्वाकूर राजामध्ये या नियमाला धरून असेल तेच होते केवळ धर्माचे रक्षण करणाऱ्या कुलाला आणि चारित्र्याला शोभवणाऱ्या त्या राजाचा चारित्र्याभिमान तू आल्यामुळे नष्ट झाला हे महाभाग्यवती स्त्रिय तुझा जन्म राजाच्या कुळात झाला असून सुद्धा हा तिरस्करणीय मोह तुझ्या बुद्धीत कसा उत्पन्न झाला हे पापिष्ठे पण मी तुझी इच्छा पूर्ण करणार नाही तू हे माझ्या जीवितांचा शेवट करणारे संकट माझ्यावर आणलेस तुला नको ते करण्याकरता हा मी स्वजनातून परत आणण्याकरता चाललो रामाला वनातून परत आणून त्या दैदिप्यमान रामाचा मी दास होऊन राहीन तेव्हाच माझ्या मनाची शांती होईल अशा अप्रिय बोलाने तिला टोचून बोलून महात्मा भरत शोकाने विव्हल होऊन सुद्धा पर्वताच्या गोहेत असणाऱ्या सिंहाप्रमाणे गुरगुरू लागला अयोध्याकांडाचा त्र्याहत्तरावा सर्ग समाप्त